वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग चौथीसावा तिचे ते बोलणे ऐकून वानश्रेष्ठ हनुमानाने दुखाने खचून गेलेल्या त्यात तिला सांत्वनपर उत्तर दिले <coughs> देवी मी रामाच्या आज्ञेवरून दूत म्हणून तुझ्याकडे आलो आहे वैदही राम कुशल आहे आणि त्याने तुला कुशल विचारले जो वेदवेत्यांचा शिरोमणे वेद आणि ब्राह्म अस्त्र यांचे अज्ञान असणारा त्या दाशर्थी रामाने देवी तुला कुशल विचारले तुझ्या पतीचा प्रिय अनु महा तेजस्वी लक्ष्मण तोही शोकाने व्याकुळ झालेला आहे त्यानेही तुला पुस्तक लवून नमस्कार सांगितला त्या दोघा नरसिंहांचे कुशल ऐकून सीतेच्या सर्वांगावर हर्षाचे रोमांच उभे राहिले ती हनुमानाला म्हणाली एती जिवंतमानंदो नरम वर्ष शंभर वर्षे लोटली तरी जगून राहणाऱ्या माणसाला शेवटी जिवंतपणे आनंद लाभतो अशी जी लोकात श्लोकवाणी आहे ती अत्यंत मंगलमय आहे असे मला वाटते त्या उभयतांच्या भेटीत त्याच्याविषयी तिच्या मनात अद्भूत प्रेम उत्पन्न झाले आणि ती दोघे एकमेकांशी अत्यंत निर्धास्तपणे बोलणे करू लागले तिचे ते, ते बोलणे ऐकून वायुपुत्र हनुमान शोकपीडित सीतेच्या जवळ जाऊ लागला जसशाचा हनुमान तिच्याजवळ सरकू लागला तस तसतशी तिला हा रावण तर नाही अशी शंका येऊ लागली अरे रे याने मला जे सांगितले ते धिक्कार करण्याजोगे झाले दुसरे रूप घेऊन तो हा रावणच आला आहे तिने ती अशोकाची फांदी सोडली आणि शोकाने व्याकुळ होऊन ती रूप तिथल्या तिथेच मटकन धरणीवर बसली तेव्हा त्या महाबाहूने जानकीला नमस्कार केला पण भयभीत होऊन तिने त्याच्यापुढे पुन्हा दृष्टीही टाकली नाही तो वंदन करीत आहे असे चंद्रमुखी सीतेने पाहिले आणि दीर्घ निश्वास टाकून ती मधुरस्वरात वानराला म्हणाली मायावेश घेतलेला तू जर स्वतः रावण असशील तर माझा ताप तू अधिकच वाढवित हे काही शो शोभणारे नाही आपले रूप टाकून देऊन संन्यासाचे रूप घेऊन जो तू जनस्थानात आला होतास तोच तू रावण आहेस इच्छारूप घेणाऱ्या राक्षसा उपवासाने कृप्या कृश आणि दीन झालेल्या मला पुन्हा अधिक ताप तू देऊ नकोस हे योग्य नाही पण माझ्या मनाने जी शंका घेतली तसे कदाचित नसेलही कारण तुला पाहताच माझ्या मनातच प्रेमभाव उत्पन्न झाला जर तू रामाचा दूत म्हणून आला असेल तर तुझे कल्याण असो तुला मी वानश्रेष्ठा विचारते कारण मला रामाविषयी ऐकणे प्रिय वाटते माझ्या प्रिय रामाचे वानरा मला गुण सांग हे सौम्या नदीचा पूर जसा तीराना ओढून येतो तसे तू माझे मन ओढून घेतेस स्वप्नाचे सुद्धा केवढे हे सुख मला पळवून आणून इतका काळ लुटला माझ्याकडे रामाने दूत म्हणून पाठवलेल्या वानर मला भेटत आहे स्वप्नात का विना जर मला वीर राघव लक्ष्मणासह दिसला तर माझी निराशा नाहीशी नाही होईल पण स्वप्नसुद्धा किती मच्छरी पण मला हे स्वप्न नाही वाटत कारण आता माझ्या मनात जसा आनंदाचा उचंबळा उत्पन्न झाला तसा स्वप्नाच वानराला बघून उत्पन्न होणार नाही की मला झालेला हा चित्तभ्रम आहे मला वाद झाल्याने असे दिसत आहे का कदाचित हे मृगजळ असेल उन्मादाचा विकारही असू शकेल किंवा उन्मादही नसावा भ्रमसुद्धा उन्मादाचेच लक्षण आहे मला तर स्वथाची आणि या वानराची चांगली जाण होत आहे अशा रीतीने नाना प्रकारे सीतेने मनात उलटसुलट विचारणा करून राक्षस हे इच्छेला येईल ते रूप घेणारे असल्यामुळे हा राक्षस राजाच असला असे तिने मानले असे मनात घेऊन ती शेलाटी जनककन्या सीता वानराशी परत बोलली नाही सीतेचा आपल्याविषयी झालेला ग्रह जाणून वायुपुत्र हनुमान कानांना गोड वाटतील अशा शब्दाने तिला हर्ष उपजवित म्हणाला सूर्यासारखा तेजस्वी चंद्राप्रमाणे लोकप्रिय जसा वैश्रवण तसा सर्व लोकांचा राजा महायशस्वी विष्णूप्रमाणे शौर्युक्त सत्यवादी आणि वाचस्पती देवाप्रमाणे मधुरवाणी असणारा रूपवान शोभायमान जणू साक्षात मदनाचा पुतळा जेथे राग करायचा त्या ठिकाणी योग्य शिक्षा देणारा लोकश्रेष्ठ महारथी असा तो राम आहे ज्याच्या बाहूच्या पाख पाखरेखाली सारा लोक आहे असा तो थोर पुरुष आहे त्या रामाला आश्रमस्थानापासून मृगरूपाने ज्याने दूर ओढून नेले आणि राम विहीनस्थानी तुला पळवून आणले त्याला त्याचे फळ मिळालेले तुला दिसे युद्धात लवकरच वीरवान क्रोधाने जळत्या आगळीसारखे बा बाण टाकून रावणाला मालणार आहे त्याने पाठवलेला मी दूत येथे तुझ्या समीपालो आहे तुझ्या वियोगाने तो दुःखार्थ झालेला आहे त्याने तुला कुशल विचारले सुमित्रेचा आनंद वाढवणारा जो महा तेजस्वी लक्ष्मण त्या महाबाहने तुला वंदन करून तुला कुशल विचारले देवी रामाचा सखा सुग्रीव नावाचा वानर वानरश्रेष्ठांचा राजा आहे त्यानेही तुला कुशल विचारले राम लक्ष्मण आणि सुग्रीव हे तुझे नित्य स्मरण करीत असतात वैदही राक्षसींच्या तावडीत सापडून तू अजून जिवंत आहेस ही केवढी आनंदाची गोष्ट आहे तू लवकरच रामाला आणि महारथी लक्ष्मणाला भेटशील कोटी वानरांच्यामध्ये अद्वितीय तेजाच्या सुग्रीवालाही तू पाहशील मी सुग्रीवाचा सचिव हनुमान नावाचं ना वानर आहे महासागर ओलांडून मी दुरात्म्य रावणाच्या डोक्यावर पाय देऊन लंकानगरीत प्रवेश केला पराक्रम करून मी तुला पाहण्याकरता इकडं आलो आहे देवी तू मला जसा मानतेस तसा मी नाही मनात ती शंका काढून टाक माझ्या सांगण्यावर विश्वास ठेव सुंदरकांडाचा चौतीसावासर्ग समाप्त